वाल्मिकी रामायण अयोध्याकांड सर्ग एकोणसाठावा मी परतलो पण माझे घोडे परतीच्या वाटेना वळे नाम व्हायला आणि तेही आसवेगाळीत होते मी दोघाही राजपुत्रांना हात जोडले आणि जाणे हे दुःखाचे होते तरी ते मनात ठेवून रथात बसून निघलो तेथे गुहासोबत मी अनेक दिवस राहिलो तो अशी आशा धरून की राम पुन्हा मला बोलविल महाराज मा, आपल्या देशात आलो तर ता येथे फुले पालवी कळ्या यासह सगळे वृक्ष सुद्धा त्या महान आपत्तीने वाढलेत आणि मुलान दिसत आहेत नद्या आणि लहान मोठे तलाव आटले आहेत वनाचा आणि उपवनांचा हिरवेपणा सुकून गेलाय प्राणी मात्र हालत नाहीत व्याघराधी बाहेर पडत नाहीत राम शोकाने पीडित वनातील खुजून खुजून जणू थांबले आहेत कमलपत्रे गळून गेलेत नद्यांचे पाणी गडूळ झाले कमळाने भरलेल्या नद्यातील कमळे शुष्क झालेत आणि मासे आणि पाखरे अदृश्य झाली पाण्यात उमलणारी आणि भूमी रोगवणारी फुले आणि फळे पूर्वी सारखी प्रफुल्ल क्रांतीमान राहिलेली नाही त्याला सुगंध अल्प राहिला येथे उद्याने जनशुन्य आणि पक्षीविरित झाले आहेत हे नरश्रेष्ठा बाग बोगीचे सुद्धा मला दिसत नाहीत मी अयोध्येत प्रवेश करीत असताना कोणीही माझे स्वागत केले नाही राम न दिसल्यामुळे माणसे वरचे निश्वास टाकत होते महाराज रामाविना आलेला राजरथ दुरूनच पाहून राजमार्गावर असलेल्या सर्व लोकांच्या गालावरून अश्रो उघळू लागले रामाचे दर्शन न झाल्यामुळे दुःखी झालेल्या स्त्रियांनी उंच उंच माड्यावरून सात मधली हवेल्यावरून आणि प्रासादावरून रस आलेला पाहिला आणि त्याने हाहाकार केला दुःखाने अत्यंत आर्त झालेल्या त्या स्त्रियांच्या दीर्घ नेत्रातून अश्रूंचा प्रवाह सुरू होता आणि त्यामुळे त्या एकमेकडे पाहत असून सुद्धा त्यानंतर दिसत नव्हत्या शत्रू मुद्रेवर हत्या आणि होळे दिन होऊन गेले जिकडे तिकडे आर्थस्वर आणि मला झालेल्या लोकांच्या अवसाशांचे आवाज कमी येते अयोध्या नगरी रामाला घालवून दिल्याच्या दुःखाने आनंद शून्य झालेल्या पुत्रहीन कौशल्यप्रमाणे मला दिसत आहे सुताचे वृद्धांशी विचारविनिमय केला नाही स्नेहांशी अमात्यांशी आणि वेदवेत्यांशी विचारविनिमय न करता स्त्रीच्या अधीन होऊन मोहाने मी एकदम हा निर्णय घेतला किंवा सुता ही आपत्ती कुळाचा नाश करण्याकरता भवितव्य ठरवणाऱ्या दैवामुळेच खरोखर आधी असेल काय सुता, तुझे येतकिंचित जे काही भले माझ्याकडून झाले असेल ते स्मरून तू मला सत्वर रामाकडे घेऊन चाल माझे घाई करीत आहेत जर अजूनही माझी आज्ञा चालत असेल तर रामाला परत घेऊ नये रामा अजूनही क्षणही आता मी जगू शकणार नाही किंवा जर तो महापहू फार दूर गेलेला असेल तर मलाच रथात घालून लवकर रामाचे दर्शन घडव सुंदर दाती घेतलेला या अवस्थेला ईश्वाकुनंद राम आता मला पाहायला मिळत नाही याहून अधिक दुःखाची गोष्ट कोणती अरे रामा अरे लक्ष्मणा बापड्या वैद्यही मी अनाथासख्या दुःखाने मरत आहे तुम्हाला कळत नाही कारे त्या जा दुखा ने, राजा देह सागर गेले घलघ शोक अश्रूं जला तो राम शोक रूपी सीता विरह गढ़ू जाए हाथ हो मास आक्रोश हा जै महा ध्वनि है <coughs> शोक करना विस्कटले केस हे ज्यामध्ये शेवाळ आहे आणि कैकी हा ज्या मधील वडवान नळ आहे माझ्या अश्रूंच्या वेगातून उत्पन्न झालेला खुप शब्द हे ज्यातील महामगर आणि क्रूर कैकेला वररूपी वेला असलेला हा शोकसागर आहे देवी कौशल्य यात मी बुडालो आहे ग रामाचून तरुण जाणे मला कठीण आहे आज येथे लक्ष्मणासह रामाला मी पाहू इच्छितो पण ते दृष्टी सुख मला मिळत नाही हे माझे पाप असा तो महाकीला आणि तत्काळ तो शय्येवर असा विलाप करीत राजा मूर्छित झाला तेव्हा त्याने रामाकरता काढलेले अत्यंत करुण उद्गार ऐकून राम माता कौशल्याच्या मनात पुन्हा दुप्पट भय उत्पन्न झाले अयोध्या खंडाचा एकोणसाठावा सर्ग समाप्त